कोड़ा एक, धावत पडत धडपडत धरधड़त, खड्यांमधून उड्या मारत दूर दूर पर्यंत वाहत जाते सगळ्यांची तहान भागवते कोड दोन गरीबांचे अंथरुण पांघरुण पहा तिथे पसरलेले गुंडाळतात येत नाही असं काय बरं असेल उत्तर जमीन पृथ्वी कोड तीन शरीर नाही पण खेळतो फिरतो त्याच्याशिवाय नाही प्राण स्पर्शून गेला तरीही कोणाला ना दिसतो हवा कोड चार कागद दिला तर खाऊन टाकते पाणी प्याल्यावर मरून जाते उत्तर अग्नी पाच माजावर आहे निळ्या रंगाचे छप्पर ते कोड कसा पकडणार उत्तर आकाश कोडस सहा त्याच्या जितके जवळ जाव तितकच ते दूर पडतं उत्तर क्षितीज कोडस सात आकाशात चमचमते कडकड कडकर आवाज करते जर कोणी पाहिलं तर झटकंदाचे डोळे मिटतात उत्तर वीज कोडं आठ झर झर झर झर जोरात येते ती आली की जमीन हसते उत्तर पाऊस कोडं नऊ आकाशात मी फिरत असतो वाफ आणि थेंबात माझा प्राण होतो जेव्हा रंग कारा जमिनीवरच कोसळतो उत्तर ढग कोडं दहा एक बाग अशी आहे रात्री तिथे फुलं उमलतात सकाळ झाली की गुल होतात हात कुणाच्या कधी न येतात उत्तर तारे कोड अकरा उचंबळून नाचतो गातो याच्यात लपलेत किती प्राणी नद्या आपल्या कवेत घेतो जगाची सफर करून येतो उत्तर समुद्र कोड बारा सगळ्यात मोठे धनुष मी सगळ्यात मोठे धन मी रंग माझे सपरतो रसाथ हवा तेवढा प्रयत्न करा पकडता येणार नाही मला उत्तर इंद्रधनुष्य कोड तेरा तो नसता तर पृथ्वी फिरली नसती झाडांना झाडत् फिरली नसती झाडांना आली नसती फुलं फळं दिवस रात्र झाले नसते नसते ऊन नसता पाऊस उत्तर सूर्य चौदा आकाशात राहतो सगळ्या मुलांचा मी मामा द... दिवसा लपतो, रात्री तो उत्तर चंद्र कोड वास लागतो मला. सुगंध असो वा दुर्गंध कहते सर्व मला उत्तर नाक कोडा सोड़ा हे गोड हे आंबट तिखट हत्या मीठ कमी जात हे सगर माला कहत नाही इतर कोणाला उत्तर जीभ कोडं सतरा झालावर बसलाय पोपट आणि बदक खातोय मासा ओळखा पाऊ हे मला कोणी सांगितलं उत्तर डोळे कोडं अठरा कोकिळा गोड गाते चिमणी चिवचिवाट करते आता ओरडला तो हत्ती आहे हे सगळं मोडी सांगितलं उत्तर कान कोड एकोणीस शरीराचे हे आवरण आहे गार गरम कळत याला काळा असो वा गोरा प्रत्येकाचा रंग मिराया उत्तर त्वचा